दूसरा सूत्राला अर्थ जो हो है तो साधन तो सुख है दुसरा सूत्र जो आता हा होता कि इंद्रिय जल या दुखान का संघर्ष आदर ज्यादा जो समाधान मिलता सुख मिलत तो समाधान अख है ये शाश्वत है कभी सुख मिले कभी दुख मिले कभी यश मिले कभी आप हे एकदा निश्चित झाल्यानंतर आता हा हे निश्चित झालं की मग काय करायचं नंतर मग ब्रह्मजिज्ञासा ब्रह्मजिज्ञासेचे भाग आपण पाहिले ब्रह्मजी ज्याची जिज्ञासा करायची ते आपल्याला ठाऊक पाहिजे आणि ज्याची जिज्ञासा करायची ते जर ठाऊक नसेल तर त्याची जिज्ञासा होणं शक्य नाही आणि ठाऊक असेल तर जिज्ञासेच कारण अशा पद्धतीने आपण विचार केला उत्तर असला कि आप अहम रूपाने सर्वान ब्रह्मदेवी अनुभवत है पंते अहम जो है निर्विशेष अहम आम अनुभव नहीं सविशेष अहम भेजे अहंकार अपने अनुभव है मन ब्रह्म जिज्ञस की आवश्यकता है दुसर जो ब्रह्म है ज्यादा आप ज्ञान करूचे क्या अनेक मतमतांतर आया खर ब्रह्म को ब्रह्माच खर स्वरूप काय है समझे दृष्टि ने अपने ब्रह्मजिज्ञासा के लिए अथ आता ब्रह्म जिज्ञासा मग पूास्त्र योनित्व शास्त्र योनित्वा दोन अर्थ के लिए ईश्वरापस शास्त्र निर्माण आद्ले शास्त्र निर्दोष है अशा अर्थाने शास्त्र योनित्वा एक अर्थ अपन के शास्त्र युनित्वा दूसरा अर्थ आज जे आत्ता विचार करना तो शास्त्राला संमत है तो विचार शास्त्रापासन है शास्त्र निर्दोष आयातला विचार सुधा निर्दोष है अस तिच आता सूत्र चल रहे तत्व समन्वया तत्व समन्वयात शब्दा अर्था है कि ब्रह्मज्ञा हेतु मु ब्रह्म मी ब्रह्म है अनुभ घेन हा हेतु है ब्रह्मासंबंधी जी जिज्ञा आहे त्या जिज्ञासाचा हेतू आहे मी ब्रह्म असा अनुभव घेणं हा ब्रह्मविद्येचा हेतू आहे कर्म हा ब्रह्मविद्येचा हेतू नाही उपासना हा ब्रह्मविद्येचा हेतू नाही कर्माने ब्रह्मज्ञान होणार नाही उपासनेने ब्रह्मज्ञान होणार नाही ब्रह्मज्ञान होत हाही शब्दप्रयोग बरोबर नाही अस्थस्ते अनुभवाला येत आणि जे हा अनुभव येण्याच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आड येणाऱ्या गोष्टी दूर सारणं हा साधनाचा हेतू आहे सगळ्या ज्या साधना आहेत त्या सगळ्या साधना आपल्याला फक्त ब्रह्मवस्तूच्या अनुभवाच्या आड येणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या बाबींचा निराश करण्यासाठी सगळी साधनं उपयोगी पडणार प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देण्यासाठी एकही साधनं उपयोगी पडत नाही म्हणून हा मार्ग रहित मार्ग आहे अशा पद्धतीने थोडा एक आढावा घेतल्यानंतर आता पुन्हा कथित करा है मूल पद है ती कथा अपने संगते मोक्षना जे तत्व है कि ब्रह्मनावाच तत्व है तो ब्रह्मनावाच तत्व धर्म हो वेगड़ा है अधर्म होगड़ा है कार्यकारिन्न व भूत भविष्य रही है है कठोपनिषदला हा मंत्र है तो कठोपनिषद मंत्रा अन्वाद है जे धर्मा उन वेगड़ा है अधर्मा होगा कार्यकारिन्न है भूत भविष्य रही है अस ब्रह्म है और असामी है सहा अहम आता सग प्रत्येक वेला सहा अहम कभी ही विसराय नहीं सहा अहम यह विसरल कि साजन मोड़ सहा अहम हे साधन आहे परोक्षाचं अपरोक्षात रूपांतर होण्यासाठी मध्ये जोडून देणारा एक दुवा लागतो त्या दुव्याला आपण साधना असं म्हणतो साधना शब्दाचा अर्थ आता आणखी झाला परोक्ष ज्ञानाचं अपरोक्ष ज्ञानात रूपांतर होण्यासाठी जे माध्यम असतं त्या माध्यमाला साधन असत सा म्हणतात म्हणजे जे साधन असतं सा त्या साधनाने मला परोक्ष रूपांतर अपरोक्ष ज्ञानान करून पाहिजे तर ते खरं साधन नाहीतर मध्ये साधनाभास उद्देशनाचा नाम असू दे ज्ञान असू दे योग असू दे जे काही साधन असेल त्या साधनाने मला परोक्ष ज्ञानाचा अपरुक्ष ज्ञानात अनुभव आणून दिला पाहिजे तिथल्या साधनेची जबाबदारीच आहे अशा दृष्टीने जे धर्म होऊन वेगळा आहे अधर्मान वेगळा आहे आता धर्माचं फळ काय पुण्य आहे अधर्माचं फळ काय पाप आहे आणि हे जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्या ब्रह्मनावाच्या तत्वाला पाप आणि पुण्यस्पर्श सुद्धा करत नाही कारण धर्म आणि आधर्म हे कर्मावरती अवलंबून आहे धर्म आणि अधर्म कर्मावर अवलंबून आहेत सत्कर्म केलं तर पुण्य आणि कुकर्म केलं तर पाप सत्कर्माचं जे पुण्य आहे त्या पुण्याचं फळ सुख आहे कुकर्माचं जे पाप आहे त्या पापाचं फळ दुःख आहे पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्मच नसल्यामुळे तिथे पाप नाही तिथे धर्मही नाही धर्म नसल्यामुळे पापही नाही पुण्यही म्हणून अशा तऱ्हेच दे धर्म होन वेग है अधर्म होते है माला स्पर्श नहीं आत्मरूप जो मी है पापकुण स्पर्श नहीं क्या निर्णयानुसार जो साधने की घड़ी बसवन घी फार पूर्वी फार पूर्वी फार पूर्वी मननाच एक कारण है कि पप क स्पर्श नहीं आस अर्थ नहीं जी मजा कर्म है तर्मा लेश नस कर्मा सुतराम संबंध नसला कर्मापस होने जी पुण्य है ती पापुण्य मैंने नहीं पड़े भनाचा अनुभव केवे दे जेव हो ग वर्षानुवर्ष अशा तरी तपश्चर्या केपश्चर्या पूर्ण आत्मुभ ये गोष्ट है कि माला कर्मा स्पर्श सुधा नहीं पण मला कर्माचा स्पर्श नाही म्हणून मी कसंही कर्म केलं तरी चालत असं मात्र नाही शेवटी काय असत सुरुवातीलाच जर हे कानावर पडलं मला धर्माचा अधर्माचा स्पर्शही नाही असं सुरुवातीलाच कानावर पडलं तर साधक मेला म्हणून समजा हा का नाही दुसऱ्या भाषेत बोलायचं साधक मेला म्हणून समजा हा हे अधिक आधी, आधीची गोष्टच नाही आहे म्हणजे जे ब्रह्मसूत्र आहे ते ब्रह्मसूत्राचा अधिकारी कोणते आपण पाहिलं तो साधन चतुष्ट संपन्न असला पाहिजे आणि साधन चतुष्ट संपन्न असलेला जो तो त्याच्या दृष्टीने हा विचार आहे की त्याला बापू स्पर्श करत नाही आणि पूर्ण स्पर्श करत नाही कार्य कारणाहून भेदना जगत कार्य आहे जगत कार्य आहे आणि कारण ब्रह्म ज्याला म्हणतात ते कारण ब्रह्माकडे आपण कारणत्व देतो आज कल्पना के लिए, लिए? कारण ब्रह्म ना एक ब्रह्म है कार्य ब्रह्म ना एक ब्रह्म है कार्य कारणातीत एक ब्रह्म है ज्यादा विचार करायातीत काटनी कारण ब्रह्म कार्य ब्रह्म अच्छी वाटनी करना च कारण है अध्यापित नाम रूप कर्म द्वारे ना ब्रह्म निर्देश दे भाष्य है ब्रह्म निर्देश निर्देशते नाम रूप कर्म हे तीन चोप तो अधिष्ठा है, है ब्रह्मा अदिष्ठा नम है ब्रह्मा अदिष्ठा रूप है ब्रह्मा अदिष्ठा जीवाने के कर्म ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या तीन गोष्टींचं फार बरोबर ज्ञान असतंय नामांचं ज्ञान असतं रूपांचं ज्ञान असतं आणि कर्माचं ज्ञान अस असतं हे मी कळन हे मी करणार नाही इत्यादी इत्यादी पद्धतीने कर्माचं ज्ञान आहे नावाचं ज्ञान आहे रूपाचं ज्ञान आहे पण या तिन्हीने काय निर्देशित होत तर नामरूप कर्मद्वारेनं ब्रह्म निर्देश ते ब्रह्माचा निर्देश होतो जिथे नाम दिसतं त्याच्या पाठीमागे अधिष्ठान आहे जिथे रूप दिसतं त्याच्यामागे अधिष्ठान ब्रह्म आहे आणि जिथे कर्म दिसतं तिथेही अधिष्ठान ब्रह्म म्हणून नामरूप आणि कर्म या तिन्हीच्या आम्हाला सवय असल्यामुळे या तिन्हीमध्येच तुमचं आमचं आयुष्य जात असल्यामुळे जी नामरूप आणि कर्म ज्यावरती होतात असं जे जगत ते जगत गृहित धरून कारण ब्रह्म नावाची एक संकल्पना आपल्याला मांडावी लागली वास्तविक कारण ब्रह्म नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आता कार्य ब्रह्म जर मिथ्या असेल तर कारण ब्रह्म कसा असेल तेही मिथ्या असेल कार्यकारा जो का भेद है हा कार्यकारेद मूचता नहीं आम की समझूत घ शास्त्रकाराने बसन दिल्ली घड़ी य पलीक कार्यकारणा का है? अर्थ नहीं एक आम जो पर लक्षा रहना शास्त्रकारा ने बसवन दिल्ली घड़ी तो आम् अतिशय तपशिला एक शास्त्रकारा ने आमसी समझूत घ बसवेली घा एक निर्णय एकदा समजून घ्या जवळ ठीक आहे कारण ब्रह्म नावाचं एक ब्रह्म असत कुणी पाहिलंय आजपर्यंत हे कारण ब्रह्म आहे असं कुणी पाहिलंय आजपर्यंत कारण ब्रह्माचा साक्षात्कार कोणालाही झालेला नाही कार्यब्रह्माचा साक्षात्कार तुम्हाला आम्हाला होतो जे दृश्य जगत आहे ते पण कारण ब्रह्म हे नुसतं शास्त्राने सांगितलं म्हणून मानायचं त्या पलीकडं कारण ब्रह्म नावाच्या तत्वाचा साक्षात्कार आजपर्यंत कोणाला झालेला नाही होण्याची शक्यता नाही कारण ते नुसतंच मानलेलं आहे आणि नुसतं बांधलं असल्यामुळे त्याला अध्यारोप असं म्हणतात म्हणून कार्यकारणातीत आहे ज्याच ब्रह्माचा आम्हाला अभ्यास करायचा जे मी आहे ते कार्यकारणातीत आहे आणि आम्हाला कारण कार्य कारण आणि कार्य कॉझ अँड इफेक्ट कॉज अँड इफेक्ट अशा आम्हाला इतकी सराव झालेलं आहे या गोष्टीचा की जिथे एखादं कार्य दिसतं तिथे कारण असलंच पाहिजे असा आमचा सिद्धांत आहे बरोबर आहे व्यावहारिक दृष्टीने बरोबर आहे एक कार्य दिसलं की तिथे कारण असलंच पाहिजे ज्या अर्थी टेबल दिसतय त्या अर्थी तिथे लाकडाचं उपादान कारण असलं पाहिजे स्वताराचं निमित्त कारण असलं पाहिजे कार्य जिथे दिसतं तेथे कारण असलंच पाहिजे असं तुमचा आमच्या कायमचं ठरलेलं आहे व्यवहारामध्ये ते बरोबर आहे पण परमार्थामध्ये मात्र कार्यकारणाभाव हा कल्पित आहे कारण कार्यच कल्पित असल्यामुळे आता कोणाच्या माथी मारायचं ते असा मग अभिन्न निमित्त उपादान असं म्हणायचं कोणाला म्हणायचं अभिन्न निमित्त बाधा ईश्वर अभिनंद निमित्त ना बाधा नाही असं म्हणायचं आणि त्याच्या डोक्यावरती ओझरायचं आणि ब्रह्माला रिकाम ठेवायचं आता भूल मुद्दा त्याच्यामध्ये हा आहे की ब्रह्माला मोकळे ठेवण्यासाठी अशा तऱ्हेच्या सगळ्या खटपटी करायचे आणि ते ब्रह्म मी आहे असं लक्षात घ्यायचंय आणि ते ब्रह्म मी आहे असं लक्षात घेतलं की कार्यकारण रूप जो आहे त्या कार्यकारण रूप प्रपंचाशी माझा संबंध नहीं लक्षा आल कि हा शास्त्राच काम संपले एक फार लक्षाच शास्त्र आध्यात्म नवे शास्त्र ये न साधन है ब्रह्मसूत्रा साधन है ज्ञानेश्वरी साधन है दासबोध साधन है सगले साधन है साध्य होता साधना सा है हो साधन डोक बचत साधन डोक बसले कि साधना एक नवीन पिंजरा तैयार साधना पिंजरा अपेक्षित नहीं साधन आमक्षा है साधना आमक्ष मिलना नहीं तो साधना फक्त पिंजरा खेल का पिंजना फार जपंजरे इतके गोड़ आता हाज पिंजरा फार छान गोड़ संग ईक कि सतवा दिवस केवतो ऐकण्याच्या दृष्टीने पिंजरा गोड नाही सांगण्याच्या दृष्टीने हा पिंजरा मोठा गोड आहे आणि हा पिंजरा गोड असल्यामुळे असं मला वाटतं की जास्तीत जास्त लोक या पिंजऱ्यात आणून बसवावेत आणि आपण वा सर्व मिळून काय म्हणा बंधनाचा आनंद दुखावा असं नाहीये हे सगळी जी शास्त्र आहे ती सगळी शास्त्र फक्त मला मुक्त करून देण्याची साधन आहे आणि ते साधन त्यांचं हे संपलं काम संपलं की शास्त्र हे सुद्धा शास्त्रा कल्पित है निर्णय करना की हिम्मत मोक्षान आधी शास्त्र कल्पित शुरुआती शास्त्र कल्पित नसत पे अभी कि शास्त्र ही कल्पित है अभी मनना की हिम्मत निदान मना अ शास्त्र सुधा कल्पित है मनात कि अपल के पार पाडायचंय ह्यातून पार पाडायचंय त्यातलं मुद्दे जे आहेत तेवढे मुद्दे ग्रहण करायचे आणि बाकी सगळे शास्त्र सोडून घ्यायचे कार्यकारणाहून भिन्न व भूत भविष्य रहित आता कार्यकारणाहून भिन्न असल्यामुळे जी आपल्याला एक कायम जी सवय लागते कार्य आणि कारण कार्य आणि कारण तर माझ्या कारणाने हे कार्य झालं तर माझ्या कारणाने हे कार्य झालं असं आपल्याला वाटत आज मैाने कार्य कितुत्व निर्माण मी करता सिद्ध मी करता से मन केाम करता आल समर्थ बरबर आप बसल मी करता अंस कि मैं तिथे सर्व तरह से कष्ट आष्ट कारण है मी करता है मी का कार्य के है, है। ती कार्य अ पद्धति ने अपने समोर डोळालं दिसत आणि तेव्हा जेव्हा ते कार्य दिसत तेव्हा मी असा करता तेव्हा मी याचा करता मी असा करता हे पुस्तक बघितल्यावर मला असं वाटतं मी या पुस्तकाचा कोण आहे करताय दोन चार वेळा बघतो खरंच वर नाव आहे की नाही मध्ये किती वेळा नाव आहे का माझ्या नावाला गौडत्व दिलंय असा विचार सगळा पुस्तक बघितला की कोणाचं पुस्तक आहे शंकराचार्यांचं नाही बरं व्यासांचं नाही शंकराचार्यांचं नाही पुस्तक कोणाचं आहे माझा आहे आता पुस्तक माझं आहे असं आलं की कार्यकारण भावामध्ये आम्ही अडकलो म्हणून समजायत अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे आम्ही घर कोणाचं आहे घर कोणा त्या घराला कारण मी आहे असं घर सहसा तुम्हाला बघायला मिळणार नाही फार कष्ट पडले श्रम साफर नाव आता हे व्यवहारात छान व्यवहारात खरं छान आहे खरंच आणि श्रमसाफल्य असत त्याच्या दृष्टीने बरोबर आहे पण परमार्थिक माणसाने अशा पद्धतीने श्रमसाफल्य नाव हे घराला देऊ नये आणि असं नाव जर दिसलं असेल ते समजावं किंवा नाव देत परमार्थिक नव्हता आता कदाचित नंतर झालं असलं तर काय नंतर नाव दिलं असेल नंतर वृत्ती बदलते असेल असं समजा हरकत मग कार्यकारणामध्ये अडकणं हा जो भाग आहे ब्रह्म जो है कार्य करना मिलना है भूत भविष्य रही भूत भविष्य रही नहीं फार मोटी महत्वा गोष है कि ब्रह्म कालातीत ब्रह्म जो कालातीत तो मी सुत है मी सर कालातीत भूतकाला चिंतन भविष्य काला, काला चिंतन होता काम नहीं भूतका चिंतन आणि भविष्यकाळाचं चिंतन होता कामा नये मी काय शब्द वापरला चिंतन स्मरण होईल शक्य आहे पण स्मरणाचं रूपांतर चिंतनात होता कामा नाही भविष्यकाळचं स्मरण होईल विचार होईल पण विचाराचं रूपांतर चिंतनात झालं की त्याला शेख मोहम्मदी असविष्याचं रूपांतर चिंतनात झालं स्मरणाचं रूपांतर की त्याला शेख मोहम्मदी असं म्हणतात भूतका रूपांतर स्मरणा रूपांतर चिंतना कि विलाप अटता विलाप शब्द विलापेजे का आज इंदुमती विलाप विलाप के करता था? नहीं आजाने इंदुमती विलाप केव गन के अपने समोर ज्यादा कथा है कथात अपने सग हा सो शिकाइ म्हणून जिथे विलाप आहे तिथे भूतकाळाचं चिंतन आहे आणि जिथे मनोरथ आहेत मनोराज्य आहेत तिथे शेख मोहम्मदी आहे या दोन्ही ज्या दोन्ही टाळणं याला साधना असे म्हणतात किती पद्धतीने साधारा सांगा जेवढ्या पद्धतीने साधारा सांगावं तेवढ्या थोडे आहेत आम्हाला असं वाटतं की आम्ही सगळं करत राहायचं आणि इतकं सगळं सगट मी जी साधना करतो त्याला साधना असं म्हणा <प्ति> आहिल्या द्रौपदी तारा त्यात आमची एक चिंगी धरा अशी काही चिंगी धरा ज्या आहिल्या ते आहिल्या द्रौपदी द्रौपदी तारा ते तारा चिंगी ते चिंगी पण ते आम्हाला असं वाटतं की ही चिंगीलाय सुद्धा तुम्ही काय म्हणा तिला तुम्ही आहिल्या म्हणा असं कसं म्हणा शास्त्र असं सांगते की हे असेल तर त्याला साधना म्हणायचं असं नसेल तर त्याला साधना म्हणायचं नाही पण साधनेसंबंधी निर्णय पूर्ण झालेला असतो भूत भविष्याचं चिंतन जिथे चालू आहे तिथे साधना चालू नाही ठीक आहे एकदम होत नाही गोष्ट खरी आहे प्रत्येक गोष्ट हलकेच ते सारखे साहेब आहेत हळूहळू सावकाश सावकाश होणार आहे पण केव्हा तरी ते होत जावं ह्याबद्दल मात्र शंका नाही नेते नवा दिसत जागृती म्हणून बघू शकू तर शरीर रहितत्व हेच ब्रह्म होय व येथे त्याचाच विचार आता जर ते ब्रह्म कार्याचे अंग म्हणून सांगितले असेल तर त्या कार्यामुळे मोक्ष म्हणत असेल तर तो मोक्ष अनेक मानावा लागेल तर एक मोठा सिद्धांत आहे जे कृतक असतं ते अनित्य असत म्हणजे जे कोणीतरी केलेलं असत ते नेहमी अनित्य असत हा सगळा आपला अनुभव आहे जे केलेलं असतं ते अनित्य आहे मग मोक्ष असा करून मिळत असेल एखाद्या कृतीने जर मोक्ष मिळत असेल तर मोक्ष कृतक झाला आणि मोक्ष जर कृतक झाला तर मोक्ष अनित्य ठरेल आणि मोक्ष अनित्य जर ठरला तर मोक्षाच्या बांधणीत कोण पडेल हा मी मुक्त झालो अशी कल्पना करूया आणि पुढच्या कल्पामध्ये नवीन सृष्टी निर्माण झाल्यानंतर जर पुन्हा मी जन्माला आलो तर यातल्या काहीही खटपट न करता मी जन्माला येतच असेल तर या खटपटी करून जन्माला येण्यात काय भूषण आहे अशा पद्धतीचे विचार मग खाओ पिओ हे किती तत्वज्ञान चांगलंय त्यामुळे जे कृतक असत ते अनित्य असतात मोख कृतक नाही एक फार मोठा भूषण आहे मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे एखादी कृती करून मला मोक्ष सिद्ध करायचा नाही एखाद्या कृतीचा परिणाम म्हणून मोक्ष मला मिळत नाही तर काय करून मोक्ष मिळतो अविद्या निवृत्तीने मोक्ष मिळतो म्हणून मोक्ष विचार प्रधान शास्त्र आहे आचार प्रधान शास्त्र नाही वस्तुसुद्धी विचारेन न कश्चित कर्म कोटीभीही आचार्यांचा निर्णय वस्तुसिद्धी म्हणजे बी ब्रह्म हा हा जो अनुभव आहे तो अनुभव फक्त विचारांना मिळतो कोट्यावधी कर्म करून हा अनुभव मिळणार नाही आणि आम्हाला कर्म केल्याशिवाय आमचा सगळ्यांचं एक म्हणणं काहीतरी करायला सांगा आमची तक्रार नाही दर श्रावणा सत्यनारायण करायला सांगा पंचवीस वर्ष करू पण ब्रह्मसूत्राचा अभ्यास करायला सांगा जमणार नाही विचार करायला सांगा म्हटलं की आमचं सगळं बिघडलं कारण अनेक विचाराने असं ठाण मांडून बसलेलं असतं आमच्या अंतकरणात की ह्या विचारांना जागा नाही विचारा? कोणते विचार ते आपलं ज्याचं त्याने आता ज्याचं त्याचा ज्यांनी त्याने ठरवावं ते कोणते विचार माझ्या मनात ठाण आणब नसले त्या विचारांचं काय आहे का त्या विचारांचं मला काही फलित फलित आहे का असे अनेक विचार असतात की ज्या विचारांना काहीही फळ नसतं त्याला म्हणतात अनुत्पादक विचार चांगल्या पद्धतीने आम्ही विचार केला अनुत्पादक होणार कितीतरी विचार असेल की त्या विचाराला एकही फळ नाही हे वर्षानुवर्ष विचार कोणाला आहे तरी तो ते विचार केल्याशिवाय कळत नाही पण हे जे विचार असतील तर त्या विचाराला मोठं फळ आहे आनंद हे त्याचं फळ आहे पण त्या विचारांची जागा ह्या विचाराने घेणे याला साधना असे म्हणतात एक एक मिळावे लागत चाले साधना कशाला म्हणतात म्हणून कमी जाती का असणार अनित्य फळाने ती कर्मे त्यातच मोक्षाचा समावेश होईल परंतु मोक्ष मानणाऱ्या सर्वांनी तो नित्य आहे असे म्हटले आहे मोक्ष नित्य आहे कारण ब्रह्म नित्य आहे ब्रह्म नित्य असल्यामुळे जो ब्रह्मामध्ये विलीन होतो जो ब्रह्म होतो तो आपोआपच ब्रह्मासारखा होतो ब्रह्मवेद ब्रह्मैव ब्रवती याच्यावर पुढे एक सूत्र आहे की तो ब्रह्मासारखा होत नाही तर तो ब्रह्मच होतो आणि हो ब्रह्म जर असेल तर ब्रह्मरूप होणारा सुद्धा निश्चितपणा नृत्य होतो नृत्य असतो म्हणून कोणत्याही कृतीने ब्रह्मदर्शन नाही आणि जे जे कृतक असतं ते ते अनित्य असतं मोक्ष जर कृतक असेल म्हणजे एखादी कृती करून मिळत असेल तर मोक्ष सुद्धा अनित्य ठरेल आणि मोक्ष अनित्य ठरला तर मोक्षशास्त्रच निरोप वेगळी ठरेल त्या कार्यकारण ब्रह्माचं दर्शन झाल्यावर याची सर्व कर्मे नष्ट होतात आता हा एक विचाराचा भाग आहे कार्यकारण रूप कार्यकारणातीत असं जे ब्रह्म आहे त्या कार्यकारणातीत ब्रह्माचं दर्शन झाल्यानंतर याची सर्व कर्म नष्ट जातात सर्व कर्मांत भस्मसात कृते तथा ज्ञानाग्नेही सर्व कर्मांत भस्मसात कृते कथा संचित प्रारब्ध क्रियमाण त्यातलं संचित कर्म भसमसात होऊन जात क्रियमाण कर्माच्या स्वातंत्र्यात त्यांनी असं काही कर्म केलेलं असतं की त्यातून नवीन काही निर्माण होत नाही आणि प्रारब्ध भोगल की संपून जात अशी ती व्यवस्था आहे तुक महाराष्ट्र प्रसिद्ध आपण संचित प्रारब्ध क्रियमाण अवघात आला नारायण फारच छान संचित नारायण रूप प्रारब्ध नारायण रूप आणि क्रियमाण सुद्धा नारायण आता तिन्ही नारायणमय झाल्यामुळे ज्या वेळेला हे प्रारब्ध कर्म संपेल या देहा बरोबर त्या वेळेला हा जो असेल तो मुक्त झालेला असेल कारण काही शिल्लक राहिला नाही संचित ब्रह्मरूप झालं कुठं जात हो संचित ते चौकशीच करायची झाली तर कुठं जात संचित वास्तविक कुठे का जायना गेल्याशे कारण आहे की नाही तसा नाही पण आम्हाला काय लागत त्याचं उत्तर लागतं मग संचित सुद्धा ब्रह्मरूप होऊन जातात अवघात नारायण अशा पद्धतीने हा जो विचार आहे ब्रह्माचं दर्शन याची सर्व कर्म हे नष्ट होतात जर कर्म नष्ट झाली नाही तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि पुन्हा जन्म नको असेल तर कर्म नष्ट झाली पाहिजे आणि कर्म नष्ट झाली पाहिजे तर ती ब्रह्मरूप करणं आपली सर्व कर्म ब्रह्मरूप करणं याला साधना असे म्हणतात अशा पद्धती एक एक एक एक करा साधने की साधनेची व्याप्ती केवढी मोठी आहे ते आपल्याला लक्षात येते आणि एवढी साजरीची साधनेची व्याप्ती लक्षात घेऊन साधना करणं याला डोळस साधना असा आणि अशी डोळस साधना अत्यंत विचार प्रधान असते आचार प्रधान नसते कारण मोक्ष कृतक आणि विचार सुद्धा एक काम आहे असं जर म्हटलं तर मोक्ष विचार करून तुम्ही जर मोक्ष मिळवला तर पुन्हा मोक्ष कृतक ठरेल कारण तुम्ही काहीतरी करून मोक्ष मिळवलेला आहे तर पुन्हा त्याचं उत्तर आहे विचार करून आम्ही मोक्ष मिळवलेलं नाही विचार करून मोक्षाच्या आड येणारं जे आहे त्याची निवृत्ती केलेली आहे आणि हे एकदा पक्का असलं की माझ्या कोणत्याही कृतीने मोक्ष मला मिळणार नाही फक्त मोक्षाच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तेवढं पूर्त साधन आहे आणि ते साधन पूर्ण झालं की साथ देवता साधनाचा त्यावर ब्रह्माचा आनंद जाणतो त्याला कशाचेही भय वाटत नाही हे जण का तू निर्भय आता हे सगळं कशासाठी चाललंय हे सगळे जे फुलं आहेत आपला हा शब्द आचार्यांचा ही सगळी जी फुलं आम्ही गोळा केलेत उपनिषदातली वेदांत वाक्यांची जी फुलं गोळा केली त्या फुलं गोळा करण्याचा उद्देश एकच आहे की सगळ्याचा संबंध ज्ञानाशी आहे कर्माशी आणि उपासनेशी नाही तत्व समन्वयात आता तत्व समन्वयात शब्दाचा अर्थ आहे की प्रत्येक हे जे सूत्र आहे किंवा प्रत्येक हे जे काय म्हणतात मंत्र आहे उपनिषदचा प्रत्येक मंत्र ज्ञान सूचक है कर्म उपासना सूचक नहीं समझा सी सभी कटपट चल रही है जनका तू निर्भय आखिर एक लक्षण निर्भय है भयाकड़ू निर्भय आता मी भयभीत है मी सुखी है शब्दपुरू कसत मी भयभीत है सुखी है अक्य जो शेजारी शेजारी तो दोन वक्य शेजारी लिखा एक चांगला शब्द योजना है अहिंसा चिकन सेंटर अस ये दोन शब्द शेजारी शेजारी अर्थ का होते जस अत्यंत विपरीत है त्याचप्रमाणे मी भयभीत आहे आणि मी सुखीपण आहे हे दोन गोष्टी अत्यंत विपरीत गोष्टी आहेत म्हणून जो भयभीत असतो तो सुखरूप नसतो आणि जो भयभीत असतो तो मुक्त नसतो म्हणून भयभीत असणारा माणूस साधक आहे साधक हा भयभीत असतो आणि सिद्ध झाल्यानंतर त्याचं भय जात खुंट भय जात एक महाभय होतात महाभय शब्दाचा अभिनिवेश ज्याला आपण अभिनिवेश म्हटलं त्याला महाभय असं म्हणतात तो महाभय निघून जातो आणि दुसरं मग काय नुकसान झालं त्याची भीती नुकसान होईल त्याची भीती आणि आम्ही सगळं प्रापंचिक एका महामंत्राने अखंड ग्रासलेले असतो काय होईल आणि कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल कसं का होईल प्रापंचिकांचा अखंड जपत चाललेला महामंत्र आहे त्यामध्ये रामकृष्ण हरेला अजिबात जागा नाही काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल आता हा जग जो आहे हा जग नष्ट करणं आणि ठेवल्यानंतर जैसी स्थिती आहे ताप आहे आमच्या मंत्रापासून त्या मंत्रापर्यंत जाणं याला साधना असेल सगळे साधनेचे अंग जे साधने आहेत सगळ्याचा अर्थ तोच होतो पुन्हा फिरून फिरून आपण तिथेच येतोय पण एवढ्या सगळ्या साधना पद्धती या खऱ्या साधना पद्धती भिन्न नाही सगळ्यां साधन आहे पण एक साधनाचे तपशील आहेत आपण जे आता विचार करतो हे सगळे साधनेचे तपशील आहे आणि ही साधना पद्धती आम्ही अंगीकारली बरोबर तर ज्याला खऱ्या अर्थाने साधना म्हणतात ती साधना होती म्हणून हे जना का तो कशा संबंधी भय असत देह जाण्याचे एक भूत जग काय हल्ली काय होतं ते बघवत नाही हल्ली या जगात काय चाललंय ते बघवत नाही किती वाटते हा समाज कुठे जाणार या जगाच काय होणार आता हे जे भय आहे हे भय सुद्धा अजिबात असता कामा नाही कारण या जगाचं काय होणार त्यासंबंधी ईश्वराचं एक सूत्र आहे की जिथे उन्नती असते तिथे अवनती असलीच पाहिजे हे ऐश्वरी सृष्टीचा नियमच आहे जिथे उन्नती असते तिथे अवनती असते आणि हा नियम एकदा ईश्वरी सृष्टीचा आम्ही मान्य की जगात काही जरी झालं तरी सुद्धा मी माझा वाटा त्यातला हे मत राही काय त्या संबंधी माझा जो वाटा आहे तो वाटा माझा उचलायचा बरोबर आणि माझा वाटा मी उचलल्यानंतर ह्या जगात काय होत आहे त्याची जराही फिखीर करायची कारण हे जग माझ्या इच्छेने चाललेलं नाही भगवंत प्रश्न ना विचारलाय अनादेश सृष्टी रचना तुझे नाही काही हे जग तू निर्माण केलेस का मग तू जर निर्माण करणार केलेलं नसील तर सांभाळणार तू कोट आणि तू जर निर्माण केलं नसेल तर त्याला मारणारा तरी तू कोट अशा तऱ्हेचा प्रश्न अर्जुनाला विचारल्यानंतर मग अर्जुन नरुत्तर झाला तेच प्रश्न आम्ही विचारत असतो या जगाचं कस होणार उदाहरण सांगतो म्हणजे या जगाचं कसं होणार त्याची कोणती दिशा असते ते आपल्याला दोन झाली ते एखादी सत्ता असते महासत्ता ती महासत्ता एका उंचीवर पोचते आणि नष्ट होती उदाहरणार्थ रोमन साम्राज्य एवढं मोठं रोमन साम्राज्य एक फार मोठं होतं आणि एक ते संपलं विजयानगरचं साम्राज्य आमचं तेवढं मोठं साम्राज्य ब्रिटिशांचं साम्राज्य नुकताच हाँगकाँग वरचा सूर्य त्यांचा भाव wow. आता अशा पद्धतीने विचार केला एवढी मोठी सत्ता ती सुद्धा एका उंचीवर पोचल्यानंतर नष्ट होणं हे ईश्वरी सत्तेची व्यवस्था आहे व्यक्तींच असे पंडित जवाहरलाल नेहरू एवढ्या उंचीवर गेले आणि चीनने आक्रमण केल्यानंतर सगळं संपून गेलं चीनने आक्रमण केलं त्यांना त्यांचं महात्म्य कमी झालं त्यांची लोकप्रियता कमी झाली आणि शेवटी त्यांना मृत्यू दे गाठलं हे काँग्रेस पक्षाचं काय अठ्ठेचाळीस साली कसा होता आज कसा आहे असं सगळे विचार केले तर बरोबर जिथे उन्नती असते तिथे अवनती असते हे लक्षात आहे एखादं खान्नान असतं मोठं कुटुंब असतं मोठी परंपरा असते यशाची परंपरा संपत्तीची परंपरा वैभवाची परंपरा ती टिकेल अशी खात्री नाही उन्नती झाली की अवनती झालीच पाहिजे असा जे ईश्वरी सृष्टीचा नियम असेल या जगाचं कसं होणार याची चिंता करणारे तुम्ही ईश्वर आहात का असा एक प्रश्न या नात्याने केलेले आणि हे विचार आम्ही लक्षात घेतले तर पाराशर स्मृती म्हणून एक स्मृती आहे तीन असे आपण करतो त्यांनी असं म्हटलंय त्याच वेळेला की अधर्म धर्माचा पराभव कडे आणि ती नीतीचा पराभव करील असत्य सत्याचा पराभव करील सरकारी नोकर सरकारच्या धोक्यावर विधी वाटतील आता यातलं काय व्हायचं शिल्लक राहिले सगळ्याच्या सगळं झालेलं आहे आता ते द्रष्ट्या असतात ते जे ऋषी आहेत ते द्रष्ट्या असतात आणि द्रष्ट्या ऋषीने हे ज्योतिष मांडलेलं नाही कुंडली मांडून केलेलं भविष्य किंवा एखाद्या पूर्वाची ही भाकडून नाहीये म्हणजे काय आहे हे त्या द्रष्ट्या ऋषीना दिसलेलं दृश्य आहे आणि हे जर दृष्ट्यावेशन दृश्य दृश्य पाराश्या स्मृतीमध्ये मांडलेलं असेल तर ते दृश्य नुसतं दृश्य नाही एक हो, पुढे होणारा एक वास्तव आहे आणि पुढे होणार जर वास्तव असेल तर ते वास्तव वा, शांतपणे स्वीकारणं हे साधनेचं एक स्वरूप आहे आणि मग ह्या जगाचं आता कसं होणार या पिढीच आता काय होणार बघवत नाही राहवत नाही जावत पुढीलच नाही मै <laughs> करना विलाप कर परिणाम तो है विलाप कर सी गोष है इतक सभी अंग सग्या बाजू जी साधने की अंग सग बाजु साधने अंग आम खाक पाजी सगड़ा बाजू साधने के अंगठक आती तो साधना जी वहाजे तसे होते अन्न्यथा मैं साधना ना गोष ख्या अर्थाने कभी होती जनक निर्भय त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान मोक्ष यामध्ये तिसऱ्याचा संबंध नाही आणखी एक गोष्ट ब्रम्हज्ञाना मोक्ष यामध्ये तिसऱ्या कशाचाही संबंध ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो मुक्त झाला असा याचा मी ब्रह्म असा ज्याला अनुभव आला तो मुक्त झाला आणि मी ब्रह्म असा अनुभव देणार कोणीही साधन समर्थ नाही फक्त मी ब्रह्म नाही असं ज्या ज्या वाटत होतं त्या सगळ्या गोष्टींची निवृत्ती झाली आणि त्या सगळ्या गोष्टींची निवृत्ती झाल्यानंतर जो मूळचा मी ब्रह्मरूप आहे तोच ब्रह्मरूप असल्याचा अनुभव येतो म्हणून मोक्षाला आठ येणाऱ्या गोष्टीचं निवारण करणं हेच आत्मज्ञानाचे फल आहे किंवा आत्मविद्येचे फल आहे यापेक्षा आत्मविद्या दुसरं काही करत नाही आणि आत्मविद्येचं हे काम संपलं की आत्मविद्या सुद्धा निवृत्त होती आचार्यंत प्रसिद्ध वाक्य अविज्ञा देपर्यंत शास्त्राधी तिस तू निष्फला विज्ञा दे शास्त्राधी तिस तू निष्फला हे कोण सांगत आहे कोण सांगतय माझ्यासारख्याने सांगितलं ठीक आहे शास्त्र माहितच नाही तर आधीपासूनच निष्फळ आहे पण शास्त्र वेत जे आहेत सर्व शास्त्रांचे अधुरीनं जे आहेत शास्त्र वेत्यांचे ते सांगतात जर आत्मा जाणला तर शास्त्र निरर्थक आहे आणि आत्मा नाही जाणला तरी शास्त्र निरर्थक आहे आता दोन्ही बाजूने शास्त्र निवडतं काय ते कोण सांगतो भगवान शंकराचार्य सांगतात किंवा शास्त्र हे नुसतं साधन आहे एक पुल आहे या पुला पुलाकडे शास्त्राने काही करायचं नसतं हे लक्षात आलं तर शास्त्राभिमान शास्त्रामध्ये रंगण आणि रमण हे जे अपराध असतात ते दोन्ही अपराध होत नाही आता एक अपराधच आहे मोठा वेगांग शास्त्रात रमण आणि रंगणा मोठा अपराध आहे अपराध का है? तो एक शास्त्र आहे ते एक साधन आहे आणि साधनामध्ये रमायचं नाही रंगायचं नाही कारण त्यात त्यांनी जे आम्हाला दिलं पाहिजे ते दिलं ते त्याचं काम संपलेलं आहे दुःख जन्म प्रवृत्ती दोष आणि मिथ्या ज्ञान यापैकी उत्तरोत्तर गोष्टींच्या ज्ञानाने पूरपूर गोष्टींचा नाश होऊन मोक प्राप्त होत एक छान आपल्याला सरने दिलेली आहे ते काय म्हणजे प्रक्रिया आहे आणि प्रक्रिया समजून घेण्यासारखी प्रक्रिया दुःख जन्म प्रवृत्ती दोष आणि मिथ्या ज्ञान यांपैकी उत्तरोत्तर गोष्टींच्या ज्ञानाने पूर्वपूर्व गोष्टींचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होत आता त्या संबंधित थोडासा विचार वाक्यच मोठ गुढ झालं त्या जा गुढाचं गुढत्व मोडणं हे तर अशा तऱ्हेच्या वर्गांचं कारण आहे नाही तर परमार्थ फार गुढ आहे असं परमार्थावर एक बाधा परमार्थावर बालंटच आहे परमार्थ गुड आहे परमार्थावर बालंटच आहे त्याला परमार्थाला गुढता कोणी दिली परमार्थाला गुढता कोणी दिली त्या आम्ही दिली परमार्थ ज्याला म्हणतात तो का मुखाप्रती भानू द्यायचा अगदी स्पष्ट आहे ब्रह्म नावाची गोष्ट संतांच्या सतत अनुभवात आहे जर ती गुड असती तर त्यांच्याही अनुभवात नसते पण त्यांच्या अनुभवात सतत ब्रह्म असून ते आम्हाला गुढ झालंय याचा अर्थ आम्ही त्याला गुढता दिलेली आहे ते वास्तविक गुड नाही पण असं ठीक आहे म्हणजे शब्दाने त्याची गुढता जी तरी ज्ञान वाढवू नये तेवढा विचार केला तरी सुद्धा त्याची गुढता थोडीशी कमी व्हायला मदत होईल तिथे म्हणतो मी ध्येय आहे या मिथ्या ज्ञानाचा यथार्थ ज्ञानाने नाश होतो आता काय उत्तरोत्तर मिथ्या ज्ञान हे शेवटचा टप्पा आहे मिथ्या ज्ञान काय आहे मी ध्येय आहे हे ज्ञान कसं आहे मिथ्या ज्ञान आहे वास्तविक मी ध्येय नाही मी कोण आहे ब्रह्मा आहे हे यथार्थ ज्ञान आहे पण मी जे आहे हे मिथ्या ज्ञान आहे ते मिथ्या ज्ञान झालं यथार्थ ज्ञाना झाला की देह तादात्म्याचे दोष नाही सुद्धा आता देह तादात्म्याचे दोष कोणते मला जन्म झा मी जन्माला आलेला आहे मला म्हातारपण येणार आहे आणि मी म्हणणार आहे मी काळा आहे मी घोर आहे मी उंच आहे मी आहे मी देकळा आहे मी गुरुप आहे आता हे सगळे जे देहाचे दोष आहेत ते सगळे देहाचे दोष तादात्म्याने निर्माण होणार म्हणून दादात्म्याने निर्माण होणारे सगळे दोष जे आपले निघून जातात ते कशाने निघून गेले मिथ्या ज्ञान नाही स झाल्याबरोबर दोष ज्ञान गेलं दोष ज्ञान नाही रूप आसक्तीरूप प्रवृत्ती नष्ट होते देहाची आसक्ती जगताची आसक्ती आता प्रवृत्ती प्रवृत्तीमध्ये आसक्तीची आहेत प्रवृत्ती जिथे असते आसक्तीची बीज निश्चितपणे असतात म्हणून आसक्तिरूप प्रवृत्ती नष्ट होते आणि अनासक्ती रूप निवृत्ती स्थित होऊन जाते आता प्रवृत्ती निवृत्तीचे अर्थ लक्षात घ्या की जिथे आसक्ती असते तिथे प्रवृत्ती असते जिथे अनासक्ती असते ते निवृत्ती असते आणि निवृत्ती शब्दाचा अर्थ पळून जाणं असं नाही काहीतरी सोडून जाणं असं नाही मग अनासक्तीने अत्यंत सोपा मी हो। सकाळी सांगितलं गुहेविषयी काय निर्माण झाली गुहेविषयी आसक्ती निर्माण झाली गुहे विषयी महमत्व निर्माण झालं आणि जे नवीन आले त्यांना असं वाटायला लागलं ही यांचीच गोहाविक डोंगराची गोहा ते म्हणाले असते जर तुमची काय लागून गेली आमची बसणार आहे तर चाललं असतं पण त्यांनाही वाटायला लागले यांचीच आहे है। इतकं आम्हाला ते मालकी हक्क ज्याला म्हणतात त्या मालकी हक्काचा असं काही आहात बसून गेलेले आघडी आणि ही सगळी आघड्या मोडायच्या निवृत्ती आणि म्हणून यथार्थ ज्ञानात ना झाला देहत आध्यात्म्याचे दोष नाहीच होतात असत्य रूप प्रवृत्ती नाही होते आणि असत्य रूप प्रवृत्ती नाहीशी झाली की पुन्हा जन्म मिळत नाही आणि पुन्हा जन्म मिळाला नाही की दुःखाची कारण नष्ट आता अशा पद्धतीने दुःख जन्म प्रवृत्ती दोष आणि मिथ्या ज्ञान ही जी एक यादी आहे आपल्यासमोर त्यापैकी उत्तरोत्तर गोष्टींच्या ज्ञानाने पूर्वपूर्व गोष्टींचा नाश होऊन आम्हाला मोक्ष मिळतो फार छान घडी बसून गेलेले आहे आणि ही घडी लक्षात घेतली की अशा पद्धतीने ही घडी बरोबर साधणं याला साधना असशीच घडून घड तशीच तशी साधणं हे साधण्याचं स्वरूप आहे आता या मित्रज्ञानाचा नाश जीव आणि ब्रह्म एक आहे अशा ज्ञानाने होतो आता नाश कशाने होतो जीव आणि ब्रह्म एक आहे शेवटी सतत हेच बोलायचं जीव आणि ब्रह्म ऐक्य खऱ्या अर्थाची साधनं आहे प्रत्येक साधनाने जीव ब्रह्मरूप आहे अशा तऱ्हेचा अनुभव आणून दिलाच पाहिजे आणि जे साधन असा अनुभव देत नाही आम त्याला साधनेचा दर्जा म्हणजे आम्ही त्याला साधनेचा दर्जा उंचीवरती नयेत नाही साधन आहे साधन शेवटी साधन आहे ज्यांनी साधन तयार केले त्यांचा उद्देश असाच आहे की जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्य अनुभव अनुभव आणून देणार हे साधना तयार करण्याचं उद्दिष्ट ते आहे पण आम्ही त्या उंचीपर्यंत त्या साधनाला नेत नाही आणि म्हणून ती साधना जशी व्हायला पाहिजे तशी बोलणं नेहमी या बाबतीत नामसाधनेवरती हे एक मोठा आहे साधना सर्वोत्कृष्ट साधना आहे पण त्या नामसाधनाला आम्ही कधीही त्या उंचीवर देत नाही की ज्यामुळे नामधारक जो आहे तो म्हणजे जीव नामाचा जो नामही आहे म्हणजे ब्रह्म नामीशी एकूप होईल इतक्या उंचीवर आम्ही ती साधना कधी जाऊ देत नाही आणि म्हणून मग नाम साधण्याला आम्हाला अपेक्षित यश येत नाही आणि मग इतकं कोटी झालं इतक्या वया भरल्या चेष्टा करत नाही कोणाला असं वाटत वया भिगणाऱ्यांना असं वाटतं की मग आम्ही काय केलं ते काय केलं ते देशाचा कागद ज्या पद्धतीने ते केलं जातं आता ह्या उंचीवरची गोष्ट झाल्या सुरुवातीला काही हे करावं कागदावर लिहावं विशेष करून सरकारी कागदावर नक्की लिहावं थंटकानी शाही सुद्धा त्यांचीच असावी ऑफिसची असावी आणि तिथे काम न करता रामकृष्ण कागद भरून वयावरून काढाव्या आणि ते नंतर दाखवावं आता कशा असेल कागद कोणाचा बँकेचा वेळ कोणाचा बँकेचा शाही कोणाची बँकेची पगार कोणाचा बँकेचा आणि नामच आहे फक्त बँक म्हणालो इथे कोणी काय असल्या असतात नफिस मध्ये असे सगळे प्रयोग चालू असतात आणि जे सगळे प्रयोग आहेत हे सगळे प्रयोग आम्हाला आणि असं वाटतं आम्हाला आमची नामसाधना चालू आहे त्या पद्धतीने नामसाधना केलं तर त्याला नामधारक नावाच्या माध्यमातून नामीशी एकूप होण्याची प्रक्रिया साधेल काही असं जो उत्तर असेल तर आम्हाने काय केलं असा प्रश्न आहे कित्येक साधक राज वर्ष आम्ही नामसाधना केलेली आहे पण अजून काहीही समाधान झालेलं नाही प्रामाणिक असतात तर ना कारण इथे एक प्रामाणिकपणाचा मोठा भाग आहे वीस वर्ष नामसाधना करून काहीच मिळालेलं नाही असं का होत याचं एकच कारण आहे उत्कृष्ट साधनाला आम्ही त्या उंचीवरती नेलेलं नसतं अरे मग चालता बोलता खाता पिता जेवढं काही नाम जमेल तेवढं नाव आम्ही घेत जातो आणि मग त्या नावाची जी वासलात लागायची ती लागून जाते ती साधन आहे त्या साधनाची वासलात लागून जात आता या मिठ्या नाश जीव ब्रह्म एक आहेत अशा ज्ञानाने होतो असं जर म्हणाल की म्हणून आनंद आहे आता तोच विषय सोडून द्या अशा रीतीने मन आणि सूर्य यांच्यावर ज्याप्रमाणे ब्रह्माचा अभ्यास दिसतो त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचे ज्ञान अशा प्रकारच्या अभ्यासाचं आहे असे म्हणता येणार नाही आता एक पूर्व घेतलेली शंका आहे थोडतरी पूर्वपक्षाचं नाव मजून मजून घेतलेलं असावं म्हणजे आपल्याला असं वाटेल की ब्रह्मसूत्राचा अभ्यास चालू आहे मन आणि सूर्य यांच्यावर ज्याप्रमाणे ब्रह्माचा अभ्यास दिसतो आता उदाहरण मन हे ब्रह्म आहे असं समजून त्याची उपासना करावी मन हे प्राण आहे असं समजून त्याची उपासना प्राण हे ब्रह्म आहे असं समजून त्याची उपासना करावी मन हे ब्रह्म आहे असं समजून त्याची उपासना करावी त्याचा अर्थ असा की अध्यस्ताची भूमिका आहे अध्यस्ताची काय आहे उपासना आहे सूर्यावरती ब्रह्मावरती सूर्याचा अभ्यास करायचा आणि सूर्याची ब्रम्ह भावनेने उपासना करायची आता सूर्य कसा आहे हो? अग्नीचा गोळा आहे अग्नीचा गोळा असल्यामुळे सूर्य पांचभौतिक आहे जे जे पांचभौतिक असतं ते अचेतन असत अचेतनाच्या पूजेच फळ आता आधी सूर्य उपास सूर्याच्या उपासकांचे ते पंच पण वास्तव येते अग्नि पांचभौतिक असल्यामुळे अग्नि अचेतन आहे सूर्य अचेतन आहे तर अचेतनाची पूजा करून काहीही फळ नाही मग अचेतनाचा अभ्यास करावा लागतो चेतनावर आणि सूर्य हे ब्रह्म आहे असं समजून त्याची उपासना करावी आणि असं म्हटलं की सूर्य हे आलंबन आणि सूर्याचं आलंबन असेल तर सूर्याचं आलंबन अगदी चांगलं आहे आलंबनामध्ये दरलेलं तत्व जे आहे ते तत्व निराकार असल्यामुळे साकार आलंबनाची आवश्यकता असते ते बरोबर आहे पण सूर्याची उपासना करताना सूर्य ब्रह्म आहे अशी आठ भावना असलेली पाहिजे आणि मग सूर्याकडे डोळे भरून बघणं आणि मग डोळे स्वतःचे बिघडव घेणं हा जो पाक आहे हा भाग मग शिल्लकात नाही असे आहे टून सूर्याकडे आम्ही आठ तास बघू शकतो आणि नंतर कधीही न बरे होणारे डोळे कमावून बसतो अशा तऱ्हेच्या अत्यंत विपरीत साधना जरा म्हणतात तर विपरीत साधना होतात तुम्ही कितीही शोधाकडे टक लावून बघितलं तरी ब्रह्म डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे सूर्य ओझांडून दर्शन कधी होणार म्हणून हिरण पात्र सत्यशापी तर मुखम असं म्हटल्यानंतर प्रार्थना केली की हे आवरण दूर कर हे आवरण दूर केल्यानंतर आत तडलेलं जे सत्य आहे ते मी आहे असा मला अनुभव येईल हे सगळे आलंबनाच्या दृष्टीने विचार आता पूर्वपक्ष असं म्हणतो मन आणि सूर्य ज्याप्रमाणे ब्रह्माचा अध्यास दिसतो त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचे ज्ञान अशा प्रकारच्या अध्यासाचं आहे म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होतं असं जे ज्ञान आहे ते ज्ञान अध्यस्थ आहे मी ब्रह्म आहे असं जे ज्ञान ते कसं आहे ते अध्यस्थ आहे असं आम्ही का म्हणू समजायला सुद्धा जर आपल्याला जरा मुश्किल जातो मी ब्रह्म आहे हे ज्ञान आहे आता मी ब्रह्म हे ज्ञान ब्रह्मस्वरूपावरती अध्यस्थ आहे असेही म्हणता येत नाही कारण त्याच्या पुढे त्याचं उत्तर हा पूर्वपक्ष आहे आतापर्यंत काय चाललंय पूर्वपक्ष चालला त्याचा सिद्धांत पक्ष ते तू आहेस मी ब्रह्म आहे हा आत्मा ब्रह्म या श्रुती वाक्यातील शब्दांचे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचे कारण हे जे तात्पर्य आहे ते निरळ ठाकू आता समजून घे हे तर वाचून दाखव ही ब्रह्म आहे हा जो नुसतं अध्यस्थ असेल हे जे ज्ञान आहे किंवा ही जी भावना आहे आता हे जे मध्ये शब्द आहे वि ब्रह्म हे काय भावना आहे आता ही जी भावना आहे ती जो अध्यस्थ असेल पूर्वपक्ष असं म्हणतो ही ब्रह्म आहे ही नुसती भावना आहे आणि भावना असल्यामुळे ती ब्रह्मावरती म्हणजे आत्मस्वरूपावरती अध्यस्थ आहे त्याचं उत्तर असं आहे ही अध्यस्थ नाही ही भावना नाही याचं कारण आहे काही ज्या श्रुती आहेत त्याला महाभार